श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सत्सर्ग एकोणचाळीसावा श्री ईश्वर म्हणाले सर्व पावनांना पावन करणारे व सर्व अज्ञानाचा क्षय करणारे जे आत्म्याचे अंतपूजन ते आता मी तुला सांगतो जाणाऱ्या उभ्या राहणाऱ्या जागणाऱ्या व निजणाऱ्या ही पुरुषाच्या सर्व व्यवहारांमध्ये ध्यानरूप पूजा नित्य अनुभूत आहे या शरीरात स्थित असलेल्या सर्व प्रत्ययांना केवळ सानिध्याने उत्पन्न करणाऱ्या व जाणणाऱ्या या रूप आत्म्याचे स्वत आपणच नित्य ध्यान करावे निजलेल्या उठलेल्या जात असणाऱ्या आणि स्थित असलेल्या सर्व बाजूंनी स्पृशाला स्पर्श करणाऱ्या विषयोपभोग घेणाऱ्या किंवा उद्वेगाने त्याचा त्याग करणाऱ्या म्हणजे चांगल्या उपभोगामुळे विपुल झालेल्या भोगांचा उपभोग घेणाऱ्या किंवा त्याचा त्याग करणाऱ्या जाग्रता बाह्य विषयांना स्वाध्यारूपाने निर्माण करणाऱ्या सर्व कार्यांना आपली सत्ता देणाऱ्या स्वदेह याच लिंगामध्ये निर्विक्षेप स्वभाव आत्म्यात स्थित असलेल्या आणि मृत्यिका काष्ठशिला इत्यादी इतर लिंगास व प्रतिमांस सर्वथा सोडून राहणाऱ्या बोधलिंगाची यथाप्राप्त अर्थसंवेदनाने चांगली पूजा करावी प्रारब्धाच्या प्रवाहात पडलेल्या भोगांमध्ये स्थित असता असशुद्ध आत्मबोधरूप स्नानाने वारंवार शुद्ध होऊन नित्य अनुभवरूप पूजा सामग्रीने बोधरूप लिंगाची चांगली पूजा करावी तसे पूजन करत असताना जर मन तमामध्ये निमग्न होईल तर आत व बाहेर सर्व नभपूर्ण अखंडित अद्वय आदित्य मी आत्मा आहे असे चिंतन करावे जर परिताप झाला तर अशाच आकाशात परिपूर्ण चंद्रमंडलाच्या स्वरूपाने आपला उदय झाला आहे अशी भावना करावी बाह्य व आंतर्बुद्धिवृत्ती प्रतिभासामध्ये व त्या प्रतिभासाने भासमान होणाऱ्या सर्व पदार्थ समूहामध्ये अनुगत असलेली जी नित्य अनुभरूप संविध तद्रूप शरीराच्या द्वारानी आपल्या आभासांना बाहेर प्रदेशी पोहोचविणाऱ्या मुखात प्राणस्वरूपाने संचार करणाऱ्या शब्दादी विषयांना आपल्या स्वानंदरसाने मधुर करून जणू काय आस्वाद घेत असलेल्या प्राण व अंतःकरण हेच ज्याचे उत्कृष्ट घोडे आहेत अशा प्राण व अपान यांनी युक्त अशा रथावर आरूढ झालेल्या गूढहृदयातील गुहेत राहणाऱ्या सर्व विषयदृष्टींचा ज्ञाता सर्व कर्मांचा करता सर्व भोज्यांचा भोगता व सर्व अनुभवांचे स्मरण करणारा अशा जाने उत्तम प्रकारे सर्व अंगसमूहांना जाणले आहे अशा सर्व विषय भावनांनी व अभावनांनी लक्षित झालेल्या सर्व प्रकाशाहून अतिशय प्रकाशमान असलेल्या व सर्वगामी अशा शिवाचे चिंतन करावे वस्तुतः निष्कल पण सोपाधिक अवस्थेत सकलदेहात स्थित असलेल्या हृदयाकाशात संचार करण्याचे ज्याचे शील आहे परंतु असा वस्तुत अरंजित पण रंजित होणारा नित्य व्यापी, ज्ञान स्वरूप म्हणजे मनाच्या मनन मननशक्तीत स्थित असलेला प्राण व अपान यांच्या मध्यातून उदय पावलेला हृदय कंठ तालू यांचा मध्ये राहणारा भ्रुमध्य व नासिकेची पुटे यात असणारा शैवशास्त्रात प्रसिद्ध असलेली जी छत्तीस तत्वे त्यांच्या अंत्यस्थानात स्थित असलेला काली रौद्री कलाविकर्णी इत्यादी शक्तीतील मनोमनींच्या अंत्यदशेचे उल्लंघन करू राहणारा अथवा शिवयोगांमध्ये प्रसिद्ध असलेली जी उन्मनी या नावाची सबीज समाधी समाधिरूप अंत्यदशा तिच्या पलीकडे असलेला आत शब्दादी करणारा मनोरूपी पक्षाला प्रेरणा करणारा व्यवहारात सविकल्प वाक्पथामध्ये व निर्विकल्प समाधी आणि मोक्ष यात विकल्प शून्य म्हणजे लक्षरूप वाक्पंथात या दोन्ही ठिकाणी स्थित असलेला तिळात जसे तेल असते त्याप्रमाणे सर्व सृष्टीमध्ये अगदी आत सुस्थित असणारा स्वरूपत प्राणादी कलारूपी कलंकाने रहित व सोपाधिक अवस्थेत त्या सर्व कलांनी शरीरावर परिणाम पावलेल्या भूतमात्रांनी मूर्त उत्तम रुधे कमल याच एक देशात व्यक्त होऊन राहिलेला व जाग्रत दशेत सर्व देहांवर अभिमान ठेवणारा अशा देवाचे पूजन करावे छिन्मात्र निर्मल प्रकाश स्वभाव अध्या अभ्यास विकल्प यांचे अधिष्ठान प्रत्यक्ष अनुभवास येणारा सर्वत्र स्वानुभवात्मक प्रत्येक चेतन पण स्वतःलाच विसरून भोगांची याचना करणार करणार होऊन राहिलेला स्वतहून भिन्न असलेल्या पदार्थांचा वेश स्वतःच घेऊन आपल्या संकेतानेच एका क्षणात द्विवाला प्राप्त झाल्यासारखा होणारा असा हा देव हात पाय केस नखे इत्यादी अवयवांसह वर्तमान आहे व स्वदेहाची विविध ज्ञाने हेच त्याचा परिचय करवणारे आहे असे चिंतन करावे साध्वी स्त्रिया आपल्या कांताची जशी सेवा करतात त्याप्रमाणे मनोदृष्टीच्या नाना प्रकारचे आचरण करणाऱ्या व विचित्र अनेक शक्ती सतत माझी उपासना करतात मन हा माझा द्वारपाल आहे तो मला त्रिभुवनाचे वृत्त निवेदन करतो ही चिंता माझी प्रतिहारी आहे ती द्वारामध्ये स्थित असते व सन्मात्र हाच तिचा विषय असल्यामुळे ती शुद्धरूपिणी आहे आत्म्याप्रमाणे अत्यंत प्रेमाचा विषय झालेली जी माझी ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती तीच मा श्रेष्ठ पत्नी है शास्त्रीय व लौकिक विचित्र ज्ञाने हीज मंग भूषण ज्ञानेन्द्रिं समूहासह जी कर्मेन्द्रिय हैं ती द्वारे अशा हा मी द्वारे अशा प्रकार मी अन आत्मा है मी सर्व मर्यादित आकार टाकून दिला है मी सर्व पदार्थना भरून एक रूपाने अवस्थित है मी स्वत पूर्ण व सर्वान परिपूर्ण करना है अलौकिक स्वच्छ आत्मचमत्कारा प्रत्येक तत्वा परिचया आश्रय आतून देवत्वाने परिपूर्ण तो होजक दिन टाकून देतो। अशा भावनेने पूजा करना पूजक प्रतिकूल स्थिती प्राप्त अस्त पावत नहीं व अनुकूल स्थिति प्राप्त उदय पावत नहीं हर्ष विषादयुक्त होत नहीं तो सतुष्ट हो व कोप करत नहीं क्या विषयोपभोग तृप्ति नको होते त्याला क्षुधा नसते तो कशा ही इच्छा करत नहीं कशाचा त्याग करीत नहीं तो आत समतो बाहर जीवन मुक्ता सारखा आचार करतो त्याचा आभास समो आकृति ही एक सारखी तो अत्यंत सौम्यतेस प्राप्त आतो सर्व बाजू आशय सुंदर आतो तो एकटाच आप न ढलविता देह असेपर्यंत दीर्घकाल प्रत्यही असेच देवपूजन करतो चित्तत्वाने चलित झालेला देह हाच याचा देव म्हणून म्हटलेला आहे जशी त्रिपुटिरी वस्तू प्राप्त होईल त्याचप्रमाणे तो सर्व त्याला अर्पण करून त्याची पूजा करतो सर्व समबुद्धीने सर्व इंद्रिय प्रकाशाच्या पलीकडे असलेल्या चिन्मात्राची तो पूजा करतो आपल्याला बाह्य व अंतर पदार्थ प्राप्त होतील तसेच ते सर्व अर्पण करून पूजा करावी गंधपुष्पादी अपूर्व वस्तूंच्या प्राप्तीसाठी थोडासाही यत्न करू नये ब्राह्मणादी जो देह प्राप्त झाला असेल त्याला उचित अशा शास्त्रीय व्यवहारानेच केवळ शरीरधारणास अवश्य अशा भक्ष भोज्य अन्नपानाने व अन्नपानादिकांच्या सेवनाने सुंदर प्रभूंचे से पूजन करावे नाना प्रकारच्या वैभवाने शोभणाऱ्या यथाप्राप्त शयन आसन वाहन इत्यादिकांच्या योगाने शिवाचे पूजन करावे कांता अन्न पान इतर संभोगाच्या संभार इत्यादिकांपासून होणाऱ्या सर्वरूप सुखाने आत्म्याला तत्वत जाणून पुजावे आधी व व्याधी यांनी व्याप्त मोह व क्षोभ यानी युक्त अशा प्राप्त झालेल्या सर्व उपद्रव दुखाने आत्म्याला पूजावे स्थितीशी संबंध ठेवणाऱ्या सर्व चेष्टांच्या प्राप्तफलांनी म्हणजे मरणजीवित स्वप्न इत्यादी सर्व परिणामांनी आत्म्याचे पूजन करावे प्रारब्ध प्रवाहाने प्राप्त झालेल्या दारिद्र्याने किंवा राज्याने आणि विचित्र चेष्टारूप पुष्पाने शुद्धात्म्याची पूजा करावी नाना प्रकारचे कलह कलहकल्लोळ व स्त्रियांचे उल्लास यानी शोभणाऱ्या रागद्वेष विलासाने सौम्य आत्म्याची पूजा करावी पण एवढ्यावरून कलहरायण व्हावे असा याचा अर्थ नाही तर सज्जनांच्या हृदयातील चंद्रासारख्या शीतळ व अत्यंत रूढ झालेल्या माधुर्यधर्मिणी मैत्रीने हृदयस्थ आत्म्याचे पूजन करावे कलहादिकांचा प्रसंग आला असता हृदयातील उपेक्षा करुणा मुदिता व क्रोधाधिकांचा निग्रह करण्याचे सामर्थ्य शुद्ध पद्धतीने ज्ञानाने आत्म्याचे पूजन करावे भोगांच्या समूहातील अकस्मात प्राप्त झालेल्या व काही काळ्याच भोगाने आत्म्याचे पूजन करावे निषिद्ध व अनिषिद्ध अशा दोन्ही प्रकारच्या विषयांच्या त्यागाने सर्वदा आत्मपूजन करावे हा मुख्य पक्ष व कचित अनिषिध पदार्थ घेन पूजन कर इनिष्ट विषय समूह कर स्वीकार करो ईश्चे पूजन करावे जे जे अपने पास नष्टे उपेक्षा व जे जे यदृच्छे ने प्राप्त हो ग्रहण निर्विकार चित्ता ने ही ही आत्म्याचे श्रेष्ठ पूजन है सर्वदाच समानिष्ट दृष्टि परमसाम नित्य आत्मपूजा व्रत करावे सर्व ब्रह्म दृष्टि शुभ है सर्व ब्रह्माश्रित मयामय है अशा दृष्टि ने शुभाशु शुभा अत्यंत मिश्र स्वरूप है अे पहावे मजे या दृष्टि जरीवली तरी तिच्यामध्ये वैषम्याचे काहीच कारण नसल्यामुळे सर्व आत्मामय आहे असे जाणावे व अशा रीतीने नित्य आत्मपूजाव्रत करावे जे विचार करीपर्यंत रमणीय वाटते व जे विचार करीपर्यंत अत्यंत दुस्सह वाटते ते सर्व वर सांगितल्याप्रमाणे अगदी सम आहे असे जाणून नित्य आत्मपूजाव्रत करावे हा मी व हा मी नव्हे हा विभाग हा भेद सोड़ावा व सर्व ब्रह्म है असा निश्चय करून नित्य पूजाव्रत करावे। सर्वदा प्राप्त सर्व आकाराने विकार पवना सर्व प्रकार व रूपनी सर्वत्मक आत्म्या पूजन करावे इष्ट व अनिष्ट या दोधांच अनात्मबुद्धि ने त्याग कर व स्वत्म बुद्धि ने दोगा ही स्वीकार करून, करून नित्य आत्मपूजन करावे सागर जसा प्राप्तनद्यांना आपण निर्विकार राहून आपल्या स्वरूपात साठवितो त्याप्रमाणे दैववशात स्वभावत प्राप्त झालेल्या सुखदुःख हेतुभूत विषयांची वाचा न करता व त्यांचा त्यागही न करता भोग घ्यावा अपमानादी तुच्छ दृष्टीमध्ये व वध सर्वनाश इत्यादी अतुच्छ दृष्टीमध्ये प्राप्त होणारा जो उद्वेग त्याच्या वश होऊ नये तर निरनिराळ्या वाकड्या तिकड्या विचित्र वस्तूंमध्ये आकाश जसे सारखेच असते तसे उद्वेग न मानता राहावे दशकाल क्रिया इत्यादिकांच्या योगाने जे शुभाशुभ प्राप्त होते त्याचे निर्विकान मना निर्विकार मनाने ग्रहण करून त्यानेच आत्म्याचे पूजन करावे भोगद्रव्यापासून सुखदुःखादी अनेक प्रकारचे विकार होतात तेव्हा त्याचे निर्विकार चित्ताने समरसाने ग्रहण कसे करता येईल या प्रश्नाचे उत्तर असे आहे की या आत्मपूजनविधीमध्ये जे अनेक प्रकारचे द्रव्यसमूह सांगितले आहेत ते सर्व एकाच समरसाने चिंतले आहेत त्यांना आत्मरूप मानल्यामुळे ते सर्व मधुर एक स्वभाव झाले आहेत त्यामुळे ते म्लान नाहीत कडू नाहीत तिखट नाहीत तुरट नाहीत स्वभावता ते जरी विचित्र रसयुक्त असले तरी आत्मभावनेने ते खरोखर मधुरच आहेत समता मधुर आहे रम्य आहे ती अतींद्रिय आनंदशक्ती आहे म्हणजे समता हा साक्षात आत्माच आहे यास्तव त्या समतेने ज्याची भावना केली जाते ते विषयजात एकाक्षणात अमृत होते समतारूप रूपाने ज्याची ज्याची भावना केली जाते ते ते सर्व चंद्रापासून गळणाऱ्या अमृताप्रमाणे माधुर्यास प्राप्त होते ब्रह्मैक्य रूप समतेने स्वत आकाशाप्रमाणे होऊन मग लीन झाल्याप्रमाणे अनायासाने व निर्विकार सत्तेने जे राहणे तेच ईशपूजन होय पूर्णचंद्राप्रमाणे संतुष्ट स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ अत्यंत समप्रकाशरूप व चितघन आत आकाशाप्रमाणे स्वच्छ बाहेर प्रकृत कार्य करणारा व आसक्तिरूप धुक्यापासून मुक्त झालेला असा तत्वज्ञच माझा पूजक आहे स्वप्नातही ज्याने काम पाहिलेला नाही ज्याच्यातील अज्ञानरूपी अभ्रांचा क्षय झालेला आहे व त्यामुळे ज्याच्यातील अहंता इत्यादी धुके नाहीसे झाले आहे असा तत्व वेतता शरत्कालाच्या आकाशाप्रमाणे सोपतो हे वसिष्ठा तू आनंदामृत परिपूर्णत्वामुळे सोमच होऊन निष्कलंक स्वप्रकाशाच्या आधिक्यामुळे सूर्य होऊन जात मातृमान मेय या मनोवृत्ती शांत झाल्या आहेत असा होऊन नुकत्याच प्रसुद्ध झालेल्या बालकाच्या विज्ञानाप्रमाणे विकल्प विस्तार शून्य होऊन चिदाभास व चित्त यांच्या मूल स्वात्मशिवाला अत्यंत शांत मनाने पाहा जीवनमुक्त पदातच स्थित हो। त्याच भावनेने तू राहा तीच परापूजा होय देश काल साधने यांच्या क्रमाने उत्पन्न झालेल्या सर्व सुख सुखदुःख विभ्रमांनी तू शरीरनायकाची नित्यपूजा कर व जिचे सर्व मनोरथ शांत झाले आहेत अशा बुद्धीने राहा इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाणप्रकरणे पूर्वाधे एकोणचत्वाशः सर्ग श्रीराम